श्लोक पंधरावाय पुरुष श्रेष्ठ ज्या पुरुषाला हे विषय संबंध उपद्रव देत नाहीत व म्हणून ज्याला सुख व दुःख समान आहेत असा तो धीर पुरुष मोक्षाला योग्य होतो हे विषय जयाते ना कळीती तया सुख दुःख दोन्ही न पवती आणि गर्भवासू संगती नाही तया या विषयाच्या तावडीत जो सापडत नाही त्याला सुख आणि दुःख ही दोन्ही होत नाही आणि गर्भवासाची संगती त्याला कधी घडत नाही तो नित्य रूप उपार्था बोळ सर्वथा जो या इंद्रिया ना जो या इंद्रियांचे जे विषय त्यांच्या कल्यात सापडत नाही तो पार्था पूर्णपणे ब्रम्हरूप आहे असे जाणवे श्लोक सोळा अविद्यमान वस्तूला कधी अस्तित्व नसते विद्यमान वस्तूचा कधी अभाव नसतो विद्यमान व अविद्यमान या दोनचाही निर्णय तत्व वेत्यांनी जाणला आहे आता अर्जुना काही एक जे विचारे परलोक बोळखती आता अर्जुना तुला मी आणखी काही एक गोष्ट सांगतो ऐक ते वस्तुस्वरूप ज्ञानी पुरुष विचाराने जाणत या उपाधी माझी गुप्त चैतन्य से सर्वगत गे तत्वज्ञ संत स्वीकारिती या देहादी प्रपंचा मध्ये सर्वत्र चैतन्य गुप्त रूपाने आहेत तत्व जाणणारे संत ते ओळखून त्याचे ग्रहण करतात राजहंसे वेगळे कि दूध पाण्याशी एक हो रूप होऊन त्यात अगदी मिसळून गेलेले असते पण राजहंस ज्याप्रमाणे निवडून ते वेगळे करतो कि अग्निमुखे किडाळ तोडो निया चोखाळ निवडती केवळ बुद्धिमंत अथवा चतुर लोक अग्निच्या सहाय्याने हिणकस धातू काढून टाकून केवळ शुद्ध सोने ज्याप्रमाणे निवडून काढतात नातरी तरी जाणीवेच्या आयणी करिता दधी कडसणी मग नवनी निर्वाणी दिसे जैसे अथवा बुद्धि चातुर्याने दही घुसळले असता ज्याप्रमाणे शेवटी लोणी दृष्टीच पडते कि भूस बीज एकवट उपनित राहे घनवट तेथ उडे फलकट फट जाण किंवा एकत्र झालेले भूस व धान्य उफाडले असता धान्य जागेवर राहते व उडून गेलेले ते फोलकट असे ज्याप्रमाणे समजून येते तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले मग तत्व तत्व उरले ज्ञानी त्याप्रमाणे विचार केला असता ज्याचा निराश होतो जो मिथ्या ठरतो असा प्रपंच ज्ञानीपुरुषांकडून सहजच टाकला जातो व मग ज्ञानीपुरुषांना खरोखर एकच तत्व म्हणजे म्हणून त्याच्या ठाई तया असत्य बुद्धी नाही निष्कर्षू दोही म्हणून ज्यांनी दोहो मधील म्हणजे उपाधी व चैतन्य या सार ओळखले त्यांची शरीरादी अशा वस्तूंच्या ठिकाणी त्या नित्य आहेत असा निश्चय नसतो श्लोक सत्रवर अविनाशित करश पावणारे नव्हे असे समज या क्षयरहिताचा विनाश करण्यास कोणीही समर्थ नाही देखे सारासार विचारिता भ्रांती ते पाहि असारि सार ते स्वभावता नित्य जाणे पहा सारासार विचार केला असता असारता ही भ्रांती आहे असे समज आणि सार हे स्वभावतःच नित्य आहे असे जाणे हा लोक तो जयाचा विस्तारू तेथ नाम आकारू चिन्ह नाही लोग है, तेला नाम, वर्ण, आकार अशी काही नहीं। जो सर्वदा सर्वगतू, तू, तया केली आही कदा ही। जो शाश्वत व सर्व्यापी जन्म मरण रहित है करू गरी के घात हो श्लोक अठरावा अंतवंत इमे शरीरिनः अनाशिनो प्रमेयस्य प्रत नित्य अविनाशी व अगम्य अशा आत्म्याचे हे देह स्वभावत विनाशी म्हटलेले आहेत म्हणून हे अर्जुना तू युद्ध कर आणि शरीर जात आघवे हे नाशवंत स्वभावे म्हणून तू झुंजावे पंडू आणि हे शरीर आहे, जेवडे है सगले स्वभावत नाशीवंत है अर्जुना तू लढ़ावे, हे योग्य है श्लोक एक नीजानी तो ना हंती ना आत्मा मारनारा है असा जो समझते व मरना है जो समझतो तोघानी ज्ञान नहीं हा कोणालाही मारीत नाही आणि कोणाकडूनही मारला जात नाही तू धरून हे मरते तू देहाचा अभिमान धरून या शरीराकडेच दृष्टी देऊन मी म्हणजे अर्जुन मारणारा आणि हे कौरव मरणारे आहेत असे म्हणत आहेस तरी अर्जुना तू हे नेणसी जरी तत्वता विचारीसी तरी वधिता तू तु नव्हेर्जुना तुला खरे तत्व समजत नाही जर तत्वत विचार करून पहाशील, तर तू मारणार नाही हे मारले जातील असेही नाही श्लोक विसव ने म्रियते वा कदाचित नायम भूत्वा वा भविता वा अजो नित्य शाश्वतोय पुराण हन्यते हन्य मे शरी हा आत्मा कभी जन्म पावत नहीं अथवा कभी मृत्यु पावत नहीं हादसा होना हुन, नहीं, नहीं। हा जन्मरहित नित्य क्षयरित व अनादी है शरीर च नाशाला जैसे स्वप्न माजी देखीजे स्वप्नि साहिजे तयाप्रमाणे जे स्वप्नात पहावे ते स्वप्न आहे तो पर्यंतच खरे वाटते पण मग जागेहून पहावे तो काही एक नसते तैसे हे तु हा शस्त्रे हानी तलिया छाया जैसिंग रुपे त्याप्रमाणे ही केवळ माया आहे असे समज तू व्यर्सा हिच्या भ्रमात पडला आहेस ज्याप्रमाणे मनुष्याच्या सावलीला शस्त्रांनी मारल्यास त्याच्या अंगाला घाव लागत तेथ नाही सूर्याचे प्रतिबिंब नाहीसे झालेले दिसते परंतु या प्रतिबिंबा बरोबर सूर्याचा नाश झालेला नसतो ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो भंगलिया आपण आकाश हे मठात मठाच्या आकाराचे झालेले असते म्हणजे दिसते पण तो मठ मोडल्यावर ते आकाश सहजच आपल्या मूळ रूपाने राहते श्लोक एकवीस वेदाविनाशिनम नित्यम यजम अव्ययम कथम स पुरुष पार्थ कम घात या आत्म्याला जो नाशरहित नित्य जन्मरहित व क्षयरहित असा जाणतो तो पुरुष हे परता कोणाला मारण्यास प्रवृत्त तरी करणार कसा व मार तरी कसा तैसे शरीराच्या स्वरूपी म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा त्याचप्रमाणे शरीराचा नाश झाला तरी प्राणाच्या मूळ स्वरूपाचा मुळीच नाश होत नाही म्हणून बाबा तू स्वरूपाच्या ठिकाणी नाशाच्या भ्रांतीचा आरोप करू नकोस श्लोक बावीसा वासा जीर्णाने गृहणाती नरोपराणी तथा शरीराने विहाय जीर्णा न्यानी संयाती नवानी देही ज्याप्रमाणे पुरुष जीर्ण वस्त्र टाकून दुसरी नवी घेत त्याप्रमाणे आत्मा जीर्ण शरीरे टाकून दुसरी नवी प्राप्त करून घेतो जैसे जीर्ण वस्त्र वस्त्रांडी चैतन्य नाथे ज्याप्रमाणे जुने वस्त्र टाकावे आणि नवीन नेसावे त्याप्रमाणे हा आत्मा एक देह टाकून दुसरा देह स्वीकारतो श्लोक तेवीसावा नैनम छिंदी शस्त्राणी नैनम दहती पवक नयंत शस्त्रे तोडीत नाहीत अग्नी जाळीत नाही पाणी भिजवीत नाही आणि वारा सुक नाही हा अनादि नित्यसिद्ध निरुपाधिशुद्धू म्हणजे शस्त्रादि की छेदू न हा आत्मा अनादि नित्यसिद्ध म्हणजे शाश्वत असणारा उपाधिरहित व अत्यंत शुद्ध असा आहे म्हणून याचा शस्त्रादि योगाने घात होत नाही श्लोक 24 व पंचवीस अ छेद्योयमदाह्योयमेद्यो शोश एस स्थाणूरचलोय सनातन अव्यक्तोय अविकार्योरमुच्यते तस्मादेव विदिवैन नानुषोचर्हसी या छेद छेदवा दाह होणे किंवा हा आत्मा अव्यक्त अचिंत्य अविकृत असल्याचे म्हटले आहे म्हणून या प्रकारे सकलात्मक जाणल्यावर तुला शोक करणे योग्य नाही हा प्रळयोदके नाप अग्निदाहो अग्निदा होथ महाशो न प्रभवे मारुताचा हा आत्मा प्रलय कालच्या पाण्याने बुडत नाही हा अग्निने जळले संभवत नाही येथे वायूच्या महाशोषण शक्तीचा प्रभाव चालत नाही हा तडकाची येठी गोचर न हे किरीटी ध्यान याची ये भेटी उत्कंठावाहेत्मा अर्जुना तर्काच्या दृष्टीला दिसणारा नाही ध्यान तर याच्या भेटी साठी उत्कंठी झाले असते हा सदा दुर्लभू मना हे साधना निर्जुना पुरुषोत्तम हा मनाला नेहमी दुर्लभ आहे व साधनाला प्राप्त न होणारा आहे अर्जुना हा पुरुषोत्तम परमात्मा अनंत आहे हा गुणत्रय रहितू व्यक्ती सी अतितु अनादि सर्वरूप हा सत्वादी तीन गुणांनी परीकर्चा अनादि विकारा व सर्व आहे परिपूर्ण अर्जुना हा, हा, हा।, हा आत्मानित्य स्थिर शाश्वत असा असून सर्व ठिकाणी नेहमी भरलेला असा आहे अर्जुना ऐसा जाणा हा सकाळात्मकू देखावा मग सहजे शोकू आघवा खरेल तुझा अर्जुना असा हा है है आहे हे लक्षात घे हा सर्व आहे हे ओळख मग तुझा सगळा हा शोक सहजच नाही सह अथवा ऐसा नेणसी तू अंतवंतची हे मानिसी तरी शोचू न पोवसी पंडू कुमार अथवा हा असा आहे हे न जाणता तू हा नाशवंतच आहे असे मानलेस तरी अर्जुना तुला शोक करणे उचित नाही श्लोक चव्हाण तथापि महाबाहो नैव शोचित हे महाबाहो हा आत्मा नेहमी म्हणजे प्रत्येक देहोत्पत्तीच्या वेळी जन्म पावतो व नेहमी मृत्यू पावतो असे जरी मानलेस तरी देखील या प्रकारे शोक करण्यास तू योग्य नाही प्रवाह अनुस्युतू गंगा जळाचा कारण गंगेच्या पाण्याचा प्रवाह जसा अखंड आहे तसा उत्पत्ति स्थिती व नाश यांचा क्रम अखंडच आहे जे आधी नाही खंडले समुद्री तरी असे मीनले, आणि जातची मध्ये उरले दिसे ते गंगाजल उगमस्थानी तुटत नाही म्हणजे त्याची उत्पत्ती एकसारखी सुरुच असते व शेवटी समुद्रात तर एकसारखी मिळत असते आणि मध्यंतरी ज्याप्रमाणे वाहत राहिलेले दिसते ती ए तिन्ही तिया परी सदा अवसरी भूतांशी कवणी अवसरी थाक तिना त्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती व लय ही तिन्ही नेहमी बरोबरच असतात असे समज ती कोणत्याही वेळी प्राण्यांना थांबवता येत नाहीत म्हणून हे आघवे आघ तुझन लगे शोचावे जे स्थितीची हे स्वभावे अनादिसे म्हणून या सगळ्यांबद्दल शोक करण्याचे येथे तुला कारण नाही कारण मुळापासूनच स्वभावत अशी ही व्यवस्था चालत आलेली आहे श्लोक सत्ताविसावा जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवम जन्म मृत्यच तस्माद अपरिहार्ये नव शोचित उत्पन्न झालेल्या निशय मृत्यू आहे आणि मेलेल्याला निसंशय जन्म आहे म्हणून अपरिहार्य अशा गोष्टीविषयी शोक करण्यास तू योग्य नाहीस ना तरी हे अर्जुन न याची मना जे देखोनी लोकू अधिना जन्मक्षया अथवा अर्जुना हा जीव जन्म मृत्यूच्या स्वाधीन आहे असे पाहून जरी हे वरील म्हणणे तुझ्या मनाला येत नसेल तरी येथ काही तुझा शोकाशी कारण नाही जे जन्म हे पाही अपरिहर तरी पण त्या तुला शौक करण्याचे कारण नाही कारण असे पहा कि हे जन्म टाळता न येणारे आहे उपजेते नाशे नाशले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे जे उपजते ते नाश पावते व नाश पावलेले पुन्हा दिसते म्हणजे उत्पन्न होते अर्जुना रहाट गाडग्यासारखा हा क्रम अखंड चालतो ना तरी उदो असतो आपरण तैसे अनिवार्य जगी अथवा उदय आणि अस्त हे ऑपोआप ज्याप्रमाणे निरंतर होत असतात त्याप्रमाणे जन्म मृत्यू हे जगात न चुकवता येणारे हे न परिहरे आदियंतु महाप्रलयाच्या वेळी या त्रैलोक्याचाही संहार होतो म्हणून हा उत्पत्ती नाश टळत नाही तू जरी हे ऐसे माणसे तरी खेदू का करिसी काय जाणताची नेनसी धनुर्धर असे हे जर तुला कबूल असेल तर मग खेद का करीत आहेस अर्जुना तू शहाणा असून वेळ्यासारखे का करतोस एथ आणि कही एक अपार्था तुझती परी पहाता दुख करा वया सर्वथा विशो नाही या ठिकाणी अर्जुना आणखी एक तऱ्हेने विचार करता येईल पुष्कळ बाजूनी पाहिले तरी तुरा दुःख करण्याचे मुळीच कारण दिसत नाही श्लोक अठ्ठावीसा अव्यक्ता भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधना नेव का परिदेवना अर्जुना हे प्राणी मात्र जन्मापूर्वी अमृत असतात मध्ये तेवढे व्यक्त होतात व पुन्हा मृत्यूनंतर अव्यक्तच बनतात मग शोक जे समस्ते इ भूते जन्मा आदी अमूर्ते मग पातळी ते जन्मलेया। कारण हे सर्व जीव जन्माच्या अगोदर निराकार होते मग जन्मल्यावर त्यांना आकार प्राप्त झाला ती एकशे यासी जेथ जाते तेथ निभ्रांत आणे नभती देखे पूर्व स्थितीच येते अपुली ये। ते जेथे नाश होऊन जातात तेथे निसंशय वेगळे असत नाही पहा ते आपल्या मूळच्या अव्यक्त अवस्थेलाच येतात ये प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसावर आता मध्य म्हणजे व्यक्त साकार रूप दिसते ते निद्रिताच्या स्वप्ना प्रमाणे होते या स्वप्ना प्रमाणेच स्वत चैतन्याच्या ठिकाणी मायेमुळे हा जगदाकार दिसतो ना पवने स्पर्शिले निर पढी तरंगाकार का परापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी अथवा उदकाला वाऱ्याचा स्पर्श झाल्या बरोबर ते लाटांच्या आकाराचे भासते किंवा दुसऱ्याच्या इच्छेने सोन्याला दागिन्याचा आकार येतो तैसे सकळ हे मूर्त जाणपा मायाकारित जैसे आकाशी बिंबत अभ्रपटळ त्याप्रमाणे ही सर्व आकाराचा आलेली सृष्टी मायेने केलेली आहे असे समज म्हणजे मायेमुळे भासमान झाली आहे असे समज ज्याप्रमाणे आकाशात मेघांचा पडदा उत्पन्न होतो नाही तया लागे तू रुदसी काय तू अविट ते पाहि चैतन्य त्याप्रमाणे जे मुळातच नाही त्याकरता तू काय रडत बसल आहेस निर्विकार असे चैतन्य त्याच्याकडे तू लक्ष दे श्लोक एकोणतीसावा आश्चर्य पश्य शृत्वा कोणी या आपल्याला आश्चर्याप्रमाणे पाहतो व विसरून जातो कोणी आश्चर्याप्रमाणे या बोलतो व तल्ली नव्हतो आणखी कोणी आश्चर्य प्रमाणे ऐकतो व देहाला विसरतो पण याप्रमाणे पाहून वर्णन करून व ऐकूनही या यापैकी कोणी याला तत्वत जाणत नाही जयाची आरतीची संत जयाला चैतन्याच्या प्राप्तीची तळमळ संतांच्या ठिकाणी उत्पन्न होताच विषय संतांना सोडून जातात जे विरक्त आहेत ते त्या आत्म्याच्या लाभा करता वनवास स्वीकारतातीठी जया ते ब्रम्हर्यादी व्रते मुनीश्वर तपाते आत्म्यावर नजर ठेवून मोठाले मुनी ब्रह्मचर्यादी व्रताचे आणि तपाचे आचरण करतात एक अंतरी निश्चळ जे निहाता केवळ विसरले सकळ संसार जात कित्येक स्थिर अंतकरणाचे लोक त्याला म्हणजे आत्म्याला निरखून पाहताच सर्व संसार विसरून जातात एका गुणानुवाद करिता, उपरती होऊन चित्ता निरवधी तल्ली कित्येक त्याच्या गुणांचे वर्णन करता करता चित्तात वैराग्य उत्पन्न होऊन अमर्याद व अखंड तन्मयता पावतात एका एकताची निवाले ते देह भावे सांडिले एक अनुभवे पातले तद्रूपता कित्येक त्याचे शांत त्यांची सरिता समस्त परी माघवते सामवेश परत ज्या के हो ांची आमती मिलनी सवे एक वटती परीजे विचारि पुनरावृत्ती भजतीची ना त्याप्रमाणे थोर थोर योग्यांच्या बुद्धी त्याचा म्हणजे आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होताच तद्रूप होतात पण एकदा ते तद्रूप झाले की विचार करून पुन्हा देह तादात्म्यावर येत नाही श्लोक तिसवा देही नित्यमवध्योयम देह सर्वस्य भारत तस्मात सर्वानी भूतानी नव शोचित अर्जुना सर्वांच्या देहा मध्ये असलेला हा आत्मा सर्व काळ अवध्य आहे म्हणून कोणत्याही प्राण्यांबद्दल शोक करण्यास तू योग्य नाहीस जे सर्वत्र सर्वही देही, जया करिताही घातू नाही ते विश्वात्म कतुपा चैतन्य एक जे व सर्व देहा करू लागले तरी ज्यादा घात होत नहीं। ते विश्व एक चैतन्य तू लक्षा शोचावे थे सर्व जग स्वभावत उत्पन्न होता है व नाश पावत है तुला शोक करना सारखे का तुझ का नेनो ने चित्ता परी किडाळ हे अर्जुना विचार करून पाहिले तर तुझ्या चित्ताला हे का पटू नये पण याचा शोक करणे पुष्कळ प्रकाराने वाईट आहे श्लोक एकतीसा स्वधर्मेक्ष नवी कम्पितुअर धर्म्याधियुद्धाश्रेयो नक्षत्रिय न विद्यते करे पाहून देखील तू व्याकुळ होण्यास योग्य नाहीस कर्तव्य प्राप्त युद्धापेक्षा क्षत्रियाला दुसरे हितकर, असे काही नाही तू अजूनही का न विचारिसी का काय हे चिंती तू आहा स्वधर्मू तो विसरला तू अजून ह्याचा विचार करीत नाहीस काय हे मनात घेऊन बसला आहेस ज्याच्या योगाने तरुण जावायचे तो आपला धर्म तू विसरला आहेस या कौरवा भल ते जाही कि युगची कौरवांचे वाटेल ते झाले अथवा तुझ्यावरच काही प्रसंग आला अथवा या वेळी युगांत जरी झाला तरी स्वधर्म एक आहे जो सर्वथा त्याजे मग तरी जेल काय पाहि कृपाळूपणे तरी स्वधर्म म्हणून जो एक आहे तो मुळीच टाकता येत नाही असे असता विचार करून तर अनुचित संग्राम समयी अर्जुना तुझे चित्त जरी दयाने बिरघडून गेले तरी ते तसे होणे या युद्धाचे प्रसंगी योग्य नाही अग अग क्षीर जरी जास्त तरी पथ्यासी नाही म्हणितले ऐसेनीही विषय होय सुदले नवजवरी देता अरे दूध जरी गाईचे असले तरी ते पत्यास घेऊ नये असे वैद्यक शास्त्राने सांगितलेले असतानाही आग्रहाने नवज्वरात दिलेच तर ते विषवत मारक होते तैसे न करिता नाशू होई लहिता म्हणून तू आता सावध होई त्याप्रमाणे भलत्या ठिकाणी भल्ते केले असता हिताचा नाश होतो एवढ्या करता तू आता सावध होई आपला निजधर्म आचरिता बाधू नाही कवणे काळे तू विनाकारण शोकाकुल का होतोस ज्याचे आचरण केले असता केव्हाही दोष लागवायचा नाही त्या आपल्या स्वधर्मा लक्ष दे जैसे मार्गेची चालता अपावो नपवे सर्वथा का दीपाधारे वरतता नाडळीजे ज्याप्रमाणे सरळ रस्त्याने चालले असता मुळीच अपाय पोहचत नाही किंवा दिव्याच्या आधाराने चालले असता ठेच लागत नाही तयापरी हो पार स्वधर्मे राहाटता सकळ काम पूर्णता सहजे होय त्याप्रमाणे पार्था स्वधर्मागले असता सर्व इच्छा सहजच पुर्या होत म्हण पाहि तुम्हा क्षत्रिया आणि का काही संग्रामाचून नाही उचित जाणे म्हणून हे पहा तुम्हा क्षत्रियांना युद्धा वाचून दुसरे काही उचित नाही हे लक्षात ठेव निष्कपटा होवावे कुसिना घाई झुंजावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी मनात कपट न धरता मार्याला मारा करून आवेशाने लढावे पण हे बोलणे असो प्रत्यक्ष प्रसंग आला आहे तेव्हा जास्त काय सांगावे श्लोक बत्तीसा स्वर्ग दृतम सुखी नक्षत्रिपार्थ लभनते युद्धम सहजगत्या उघडलेले स्वर्गाचे द्वार प्राप्त झाले आहे भाग्यशाली क्षत्रियांना अर्जुना सामृतचे देखे आताचे, हे कार्य म्हणजे जणू काही तुमचे दैवच फळले आहे अथवा सर्व धर्माचा ठेवाच तुमच्या पुढे उघड्या झाला आहे हा संग्रामो काय म्हणी पे की कि गुची येणे रूपे मूर्त का प्रताप उदो केला याला काय युद्ध म्हणावे युद्धाच्या रूपाने हा मूर्ती मंत्र स्वर्गच अवतरला आहे अथवा तुझा प्रतापच उगवलेला आहे नातरी तरी गुणाचे नि पतिकरे आरती चे नी पडी भरे हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ अथवा तुझ्या गुणावर लुब्ध होऊन ही कीर्तीच उत्कट इच्छेने तुला वर्णाला आली आहे क्षत्रिये बहुत पुण्य कि जे तै झुंज ऐसे हे लाव्हा त्याला असे हे युद्ध करावायस मिळतील ज्याप्रमाणे वाटेने सहज जात असता ठेच लागावी व काय लागले म्हणून पाहावे तो चिंतामणी आढळावा ना तरी जांभया पसरे मुख तेथ अव पडे पियुख तैसा संग्राम देख पातला असे अथवा जांभळी येऊन तोन उघडले असता अकस्मात अमृत येऊन त्यात पडावे त्याप्रमाणे हे युद्ध अनाया आलेले आहे असे समज श्लोक ते सव अथचे तिम धर्म्यम संग्राम न करिष्यसी तत्स्वधर्म कीर्तींचे हित वापम वापस्यसी असे असून हा कर्तव्य प्राप्त संग्राम तू करणार नाहीस तर स्वधर्म व कीर्ती टाकल्यामुळे पाप मात्र मिळवशील आता हा साऊ भेरी जे मग नाथिले शोचू बैसीजे तरी आपण आहाण होईजे आपण पेया आता असा हा संग्राम टाकून नाही त्याचा म्हणजे भलत्याच गोष्टीचा शोक करीत बसलास तर आपल्याला आपलाच दृष्टांत योग्य म्हणजे तुझ्यासारखा मूर्ख तूच आहेस पूर्वजांचे जोडिले आपण होय धाडिले, जरी आजी शस्त्र सांडिले रणीये आज जर तो या युद्धात शस्त्र टाकून दिलेस तर पूर्वजांनी मिळवून ठेवलेले पुण्य व यश आपणच घालवल्यासारखे होईल असती कीर्ती जाईल जग ची देईल आणि दिवसित पावतील महादोष इतकेच नव्हे तर तुझी असलेली कीर्ती जाईल सगळे जग तुला नावे ठेवी आणि महापातके तुला हुडकत येऊन गाठतील तैशी दशा जीवित ज्याप्रमाणे पतिविरहित स्त्री सर्व प्रकारे अनादनाला पात्र होते त्याप्रमाणे स्वधर्म त्यागाने जीविताची तशी दशा होते ना तरी रणि गिधी तैसे स्वधर्महीन अथवा चहो बाजून गिधाडे तोडतात त्याप्रमाणे स्वधर्मरहित पुरुषाला महादोष घेरतात श्लोक चौतीसा अकीर्तींच्या भूतानी कथय ते व्ययम संभावितसीर्ती मरण सर्व लोक तुझी सर्व काल सांगत राहतील आणि संभावित पुरुषाला तर अकिर्ती मरणापे जास्त वाईट आहे म्हणून तरी पापावर पडा होशील आणि अपेक्षते न बचेल कल्पांतवरी म्हणून तू आपला स्वधर्म टाकशील तर पापाला पात्र होशील आणि अपकिर्तीचा डाग तर कल्पंता पर्यंतही जाणार नाही जाणतेनी तवची जियावे जवळ नपवे आणि अंगाला येऊन बिलगली नाही तो पर्यंत शहाण्या न जमाव आता सांग बर येथून कसे परत फिरावे तू निर्मत सरू सदैता येथून निघसी किर माघवता परिते गती पर मे तू मत्सर टाकू वो रणशील खरा सर्व पटना नहीं श्लोक पस् भयाद्रदुपरतम मनस्यवा महारथ य भूत लाघव महारथी भयामुळे तू तु रनातून परत गेलास असे तुला मानतील ज्यांना तुझ्याविषयी बहुमान वाटत होता त्यांच्या दृष्टीने तू कमी पणाला सुटी कृपाळूपणे म्हणून हे तुला चारी बाजूनी घेरतील तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील त्या प्रसंगी अर्जुना फक्त कृपाळूपणामुळे तुझी सुटका होणार नाही ऐसे प्राण संकटे जरी विपा निघणे घटे तरी ते वोखटे, जियाले वो जरी कदाचित त्या प्राण संकटातून तुझी कशी बशी सुटका झाली तरी तसे ते जगणे हि मरणाहून वाईटच तू आणि कही एक न विचारीसी एथ संभ्रमे झुंजो आलासी आणि सकनवपणे निघालासी मागुता जरी आणखीही अर्जुना एका गोष्टीचा तू विचार करीत नाहीस येथे तू मोठ्या उत्सुकतेने करता म्हणून आलास आणि आता जर दया उत्पन्न झाल्यामुळे परत फिरलास तरी तुझे ते अर्जुना या वैरिया दुर्जना का प्रत्यया येईल मना सांगे मज तर अर्जुना तुझे ते दयाळू या दुष्ट वैर्यांच्या मनाला खरे वाटेल का सांग बर मला श्लोक छत्तीसावा अवाच्य वादांश ततो वधिष्य निंदुःखी तुझे शत्रू बोलण्याला अयोग्य अशी बहुत भाषणे बोलतील आणि तुझ्या सामर्थ्याची निंदा करीत राहतील यापेक्षा अधिक दुखदायक काय आहे हे म्हणतील गेला रे गेला अर्जुन आम्हा बिहाला हा सांगे बोलू उरला निकाई ते म्हणतील हा पळाला रे पळाला अर्जुन आम्हाला भ्याला असा दोष तुझ्यावर राहिला तर ते चांगले का सांग लोक करूनी बहुते का वेची जीविते परी वाढवित कीर्ती ते धनुर्धरा लोक अनेक कष्ट करतात किंवा प्रसंगी आपले प्राण हि घालतात पण धनुर्धरा कीर्ती वाढवतात ते तुझ अनाय असे अन असे हे अद्वितय जैसे गगन आहे ती तुला त्याप्रमाणे अनंत व उपमा रित अशी तुझ्या ठिकाणी तुझी कीर्ती आहे तिन्ही लोक तुझे गुण उत्तम म्हणून प्रसिद्ध आहेत दिगंतीचे भूपती भाट होऊनि वाखाणी ती जे ऐकिली या दचकती कृतांता देशोदेशींचे राजे भाट बनून तुझी गुणकीर्ती वाखाणतात ती ऐकून यमादिकाना हि धास्ती पड़ती ऐसा महिमा घनवट गंगा ऐसी चोखट जया देखी जगी सुभट वाठ जाहली अशी तुझी थोरवी भक्कम असून गंगेसारखी निर्मल आहे ती पाहून जगातील मीमी म्हणणारे वीर चकित होतात ते तुझे पौरुष अद्भुत आई कोणया हे समस्त जाहले आथी जीवी तेसी। तो तुझा अपूर्व पराक्रम ऐकून या सगळ्यांनी आपल्या जीवाची आशा सोडली आहे जैसा सिंहाची आ युगांतू होय मदमुखा तैसा कौरवा अशे धाकू तुझा ज्याप्रमाणे सिंहाच्या गर्जने प्रलय काय होतो त्याप्रमाणे या कौरवाना तुझा धाक बसला आहे तैसे अर्जुना हे तू ते मानिती सदा ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प गरुडाला समजतात त्याप्रमाणे अर्जुना हे तुला नेहमी मानतात ते अगाध जाईल मग हि नावो अंगा येईल जरी मागुता न झुंजताची जर तू न लढताच परत निघशील तर तुझे हे महत्व नाहीसे होईल आणि मग तुला हिनपणा येईल आणि हे पळता पळो नेदिती, धरून अवकळा करीती न गणित कुटी बोलती आईकता तुझ आणि तू तु पळून जाऊ लागलास तर हे कौरव तुला जाऊ देणार नाहीत तुला पकडून तुझी फजिती करतील आणि तू ऐकत असताना तुझी अमर्यादावे पृथ्वी करतील. मग ते ही त्यावेळी तुझे हृदय विधीर्ण होईल त्यापेक्षा आज शौर्याने का लढू नये यांना जिंकलेस तर पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घेशील श्लोक सदतिसावा हतो वा प्राप्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे भोक्षसे महिम तस्माद उत्तीष्ट कौते गेलास तर स्वर्गाला प्राप्त होशील अथवा जय मिळवलास तर पृथ्वी भोगशील म्हणून हे अर्जुन निश्चय करून युद्धाला उभा राहा ना रणी एथ झुंजता वेची तरी स्वर्ग सुख अनकळीत पावसील अथवा या समरांगणावर युद्ध करताना प्राण खर्ची पडले तर स्वर्गातील सुख तुला त्रास वाचून प्राप्त होईल घेऊन उठी झुंजे वेगी एवढ्या करता अर्जुना या गोष्टीचा विचार करीत बसू नकोस आता हे धनुष्य घेऊन उठ आणि लवकर युद्धाला आरंभ कर देखे दोषू नाशे असता तुझ भ्रांती हे कवन पातकाची पहा या स्वधर्माचे आचरण केले असता असलेली असलेलीशी होते मग हे युद्ध केल्याने पातक लागेल हा भ्रम या ठिकाणी तुझ्या चित्तात कसा आला चांगे प्लवेची काय बुडीजे का मार्गी जाता आडळी तरी विपाये चालो नेणीजे तरी तेही घडे अर्जुना सांग नावेने कोणी बुडेल का किंवा चांगल्या वाटेने जाताना ठेस लागेल का पण कदाचित नीट चालता येत नसेल तर तेही होईल अमृते तरी मरीजे जरी सेवीजे, तैसा स्वधर्मे दोषू पावीजे, हे तुकपणे दुधच पण जर विश्वासह सेवन केले तर त्याने म्हणजे दुधाने मरडिये त्याचप्रमाणे फलाशेने स्वधर्मासून दोष लागतो मनोनी तुझ पार्था हे तू सांडोनी सर्वथा क्षेत्र वृत्ती पाप नाही म्हणून पार्था फलाशा अगदी सोडून क्षत्रियांच्या धर्माप्रमाणे युद्ध कर म्हणजे तुला पाप मुच लागणार नाही श्लोक अडतीसाव सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जय युद्धाय युज्यस्व नैव पापम सुख दुःख लाभ अलाभ जय अपजय ही सारखी मानून नंतर युद्धाला सज्ज हो मनाने असे झाले असता तुला पाप लागणार नाही सुखी संतोषा न यावे दुःखी विषादा न भजावे आणि लाभा लाभ न धरावे मना माझी सुखाच्या वेळी संतोष मानू नये दुःखाच्या वेळी खिन्नता धरू नये आणि लाभ व हानी मनात धरू नये होईल, का देह जाईल, हे आधीची काही पुढील चिंतावेना या युद्धामध्ये जय मिळेल किंवा अजिबात देहच नाही अगोदरच चिंतित बसू नये आपण या उचिता स्वधर्मातेची रहाटता जे पावे ते निवांता साहू हो निवे आपल्याला योग्य असे जे स्वधर्माचे आचरण तेज करीत असताना जो प्रसंग येईल तो मुकाट्याने सहन करून टाकावा ऐसेने होता झुंजावे निभ्रांत तू वा अशी मनाची तयारी होईल तर मग सहजच पाप घडणार नाही म्हणून भ्रांती नाहीशी करून तू आता लढावेच हे योग्य आहे श्लोक एकोणचाळीसावा एशा ते बुद्धिर योगे त्रिमामू बुद्ध्यायुक्त कर्मबंधी या प्रमाणे विषयक बुद्धी तुला सांगितली आता अर्जुना कर्मयोगातील बुद्धी प्राप्त झाली असता तू कर्मबंध टाकून देशील अशा बुद्धीचे श्रवण कर हे सांख्य स्थिती मुकुलित एथ आता योगू निश्चित अवधारी येत पर्यंत तुला हा ज्ञान मार्ग थोडक्यात सांगितला आता निष्काम कर्म मार्ग निश्चित सांगतो तो तू ऐकियुक्तिया पार्था कर्मबंधू सर्वता बाधून पवे अर्जुना निष्काम कर्मयोगातील बुद्धी ज्याला साधली त्याला कर्मबंध मुळीच बाधत नाही जैसे वज्र कवच ले जे मग शस्त्रांचा वर्षा बोसा हि जे परिजे ते अचुंबित ज्याप्रमाणे वज्रासारखे चिलखत अंगात घातले असता शास्त्रांची वृष्टी सहन करता येते इतकेच नवे। तर त्या शास्त्रांचा अंगाला स्पर्शही न होता विजयी होऊन राहता येते तैसे ऐ कतरी नसे आणि मोक्षुतो उरला असे जेथपूर्वा नोक्र मदीसे चोखाळत त्याप्रमाणे ज्या कर्मयोगात पूर्वीपासून चालत आलेले कर्म शुद्धपणाने दिसून येते त्या कर्मयोगात इहलोकातील भोगांचा नाश तर होत नाहीच पण मोक्षाचीही प्राप्ती होती श्लोक चाळीसावर नेहाभिक्रम नाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्य धर्म स्रायते महतो भयात या निष्काम कर्मयोगात आरंभ केलेल्या कर्माचा नाश होत नाही याला संकट येत नाही या धर्माचे थोडे जरी अनुष्ठान झाले तरी ते मोठ्या भयापासून रक्षण करते कर्माधारे राहिक जे, ज्ञू न बाधी जे भूत बाधा कर्माच्या आधाराने वागावे पण त्या कर्माच्या फळावर नजर ठेवू नये ज्याप्रमाणे मंत्र जाणणाऱ्याला भूताची बाधा होत नाही तीजे सुरव हा असताची उपाधी न नके त्याप्रमाणे सुबुद्धी म्हणजे अनासक्तपणे कर्म करण्याची बुद्धी एकदा पूर्णपणे आपल्याशी झाली म्हणजे हा उपाधीत असूनही उपाधी, उपाधी याला बाधा करू शकत नाही श्लोक एक्केचाळीसा व्यवसायात मुद्धी रे केुरु नंदन बहुशाखायच बुद्ध यो व्यवसाय हे अर्जुना निश्चयात्मक ईश्वर निष्ठ बुद्धी एकच आहे जे अनिश्चित आहेत त्यांना मात्र अनेक भैदाने युक्त अशा अनंत बुद्धी असतात जेथ न संचरे पुण्यपाप जे सूक्ष्म अतिनिष्क गुणत्रयादि लेप नगती जेथ ज्या बुद्धीत पुण्यपादि कर्म फो जी विचाराने सूक्ष्म व निश्चल झालेली असते व जिला रजतमादी गुणांचा अर्जुना ती बुद्धी पुण्याईच्या जोराने जर थोडीशी हृदयात प्रकट होईल तर संसाराचे सर्व भय नाहीसे होईल जैसी दीपक धा कुटी परि बहुते जाते प्रगटी तैसी सद्बुद्धी हे थे कुटी म्हणू नये ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान खरी पण ती मोठा प्रकाश पडते त्याप्रमाणे या सद्बुद्धीला लहान म्हणता येत नाही पार्था बहुती परी हे अपेक्षी जे विचार शूरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना अर्जुना विचार करण्यात पटाईत असलेले लोक या बुद्धीची पुष्कळ प्रकारे इच्छा करतात कारण एकंदर सृष्टीत ही सद्बुद्धी दुर्लभ आहे आणि का सारीखा बहुवसू जैसा न जोडे परिसू का अमृताचा लेशू दैव गुणे ज्याप्रमाणे इतर वस्तू हव्या तितक्या मिळतात पण परिस तसा मिळत नाही किंवा अमृताचा थै मिळण्यास तसाच दैवयोग लागत तैसी दुर्लभ सद्बुद्धी जे परमात्माची अवधी जैसा गंगेसी उदधी निरंतर अमृत जसे दुर्लभ त्याप्रमाणे परमात्मा हा जिचा शेवट म्हणजे अंतिम ध्येय आहे ती सद्बुद्धी दुर्लभ आहे गंगेला ज्याप्रमाणे समुद्रा वचून निखालस अन्य गती नाही तैसा ईश्वरा वाचून काही जीए आणि कलानी नाही ते एकची बुद्धी पाहि अर्जुना जगी त्याप्रमाणे जिला ईश्वरा अन्य आश्रयस्थान नाही तीच जगात फक्त एक सद्बुद्धी आहे पहा रीते दुर्मती जे बहुद असे विकरती, तेथ निरंतर रमती अविवेकी हीहून अन्य जी बुद्धी ती दुर्बुद्धीवर ही हो। अनेक प्रकारे विकार पावते अविचारी असतात तेच तिच्या ठिकाणी नेहमी आसक्त होतात म्हणून ही तयापार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा, दृष्ट नाही म्हणून पार्थ त्यांना दुर्बुद्धी युक्तांना स्वर्ग संसार व नर हे प्राप्त होतात पण त्यांना आत्मसुखाचे मुळीच दर्शन होत नाही श्लोक बेचाळीसा यामिमाम पुष्पिता वाचम प्रवदंत्य वि पश्चित वेद वादरता पार्थ नान्यदस्ती वादिन हे अर्जुन जी ही पुष्पयुक्त म्हणजे वृक्षाप्रमाणे मनोहर दिसते अशा वेदवाणीच्या आधाराने बोलतात ते वेदांच्या अर्थवादात रथ झालेले अविवेकी स्वर्ग सुख व त्याचे साधन कर्म याखेरीज दुसरे काही नाही असे म्हणत असत वेदाधारे बोलती केवळ कर्मप्रतिष्ठिती परी कर्म आसक्ती धरुनिया वेदवचनांची प्रमाणे देऊन बोलतात केवळ कर्ममार्गाचे श्रेष्ठत्व सिद्ध करतात पण कर्म फा लोभ धरतात म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधी कर्म कि जे मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर ते म्हणतात मृत्यू लोक जन्मावे यज्ञाधी कर्मे करावी आणि मनोहर अशा स्वर्ग सुखाचा उपभोग घ्यावा एथ हे वाचू नका आणि कसर्वथा सुखची नाही ऐसे अर्जुना बोलती पाहि दुर्बुद्धी या वाचून या लोकी दुसरे मुलीचे सुख नाही असे हे दुर्बुद्धीचे लोक प्रतिपादित अर्जुना पहा श्लोक त्रेचाळीसा कामात भोग ऐश्वर गतीं प्रती विषय भोगाविषयी तत्पर व स्वर्गाच्या मागे लागलेले भोग आणि ऐश्वर यांच्या प्राप्ती संबंधाने जिच्यामध्ये पुष्कळ कर विशेष कर्मे सांगितली आहेत जी जन्मरूप कर्मफल देणारी अशी वाणी बोलणारे देखे कामना अभिभूत होऊन कर्मे आचरत ते केवल भोगी चित केवळ सुखोपभोगाकडे नजर देऊन वो फलाशेने व्याप्त होऊन ते दुर्बुद्धीचे लोक कर्मे आचरित क्रिया विशेषे बहुते न लोपती विधी निपुण होऊनि धर्म ते अनेक प्रकारच्या कर्मानुष्ठानाने विधीत जरा कोठेही चूक होऊ न देता वो अगदी दक्षतेने ते धर्माचरण करतात